माझी सगळी वंश परंपरा तुम्हाला मानली पाहिजे ती दिसत नसली म्हणून काय करत मानत नाही काय असं कसं होईल त्याच्याशिवाय जग जन्माला येणं शक्य नाही शब्दा जो अनुमान मानताय त्या शब्दाला जगा अनुमानाने कारणाची सिद्धी करत अधिष्ठानाची सिद्धी करत वाटेल त्याची सिद्धी करत आणि स्वतःच्या सिद्धीमध्ये कुणाची गरज बाहेर पंचही पडले असते असा हा शब्द प्रभू असल्या कारणाने या शब्द प्रभू ने सगळं काही प्रकाशामध्ये आणतकच नव्हे तुम्हाला त्याच्या पुढचं सांगतो म्हणजे कडे रामचंद्र सूर्य कुलामध्ये या जन्माला आलेला सूर्यवंशात आलेला संपूर्ण सूर्यवंशामध्ये कोण परंपरा होती आपल्याला सुद्धा माहिती पण रामचंद्र प्रभू आल्याबरोबर आपल्याला सूर्यवंश म्हणजे कोण काय त्यांचे गुरु का काय अरे होते बाबा नव्हते काय म्हणताय तुम्ही पण रामचंद्र प्रभूचा प्रभाव असा की साऱ्या कुणाला जगामध्ये अस्तित्व जगा मान्य पाहतो आज आम्हाला माहित होत कितीतरी मी नाव नाही तुम्हाला घरानं काय काय आपल्याला काही माहीत नसतं पण एखादा माणूस त्या जन्माला असा येतो की त्याच्यामुळं त्याच्या साऱ्या वंशाचा उद्धार करायला लागतो त्याच्याशिवाय तो कोण हे सांगताच येत नाही ना म्हणून सगळ्यांना जसं रामचंद्र प्रभूने येऊन रामचंद्र प्रभू हे सूर्य वंशातले प्रति होते वृष्णिकुलामध्ये वृष्णिकुल कितीतरी मोठा आहे पण त्या वृष्णिकुलामध्ये भगवान कृष्णचंद्र जन्माला आल्याबरोबर त्या वृक्षीकुलाची जगामध्ये फार मोठे कीर्ती झाले तोपर्यंत तो का वंश होता तर नाही वंश होता पण त्या वंशाला प्रसिद्धी नव्हती हो। लोकांच्या कानावर तो गेलेला नव्हता लोकांच्या कानावर घालून त्याला प्रसिद्धीला आणायचं काम जसं या रामचंद्र प्रभूंच्या मुळे आणि कृष्णचंद्रांच्या मुळे घडलं तसं हा या अव्यक्ताच्या कुळामध्ये शब्द जन्माला आल्यावर सगळ्यांच्याकडे वाजून माहिती वाजून माहिती रे आहे आकाश नाही पण नाही आहे काय नाई म्हणले की तुम्ही कसा आहे बघ एक मी कोणाची निंदा सांगत नाही म्हणून वस्तुस्थिती सांगतो एकाने तैना येऊन विचारले मुल हा तुमचा मुलगा हा गृहस्थाश्रिक असा दादा तर एवढे थोर ब्रम्हज्ञानी होते की विचारायची सोयनी हो एवढ्या ब्रम्हज्ञानी पुरुषांच्या दादेवर हा मुलगा ग्रहस्थ आश्रम आहे हे काय आम्हाला बरोबर वाटत नाही म्हणजे तुम्हाला कसं कळलं नाही ते म्हणजे हे सगळं तुमचं म्हणणं बोलण्या पण सांगण्या मी कोण आहे म्हणले मी कोण काय म्हणजे दादांची मुलगी माझं काय बोलायचं <laughs> कारणच नाही काय नाकारू शकत नाही माणूस सांगण्याचा सार्थ सा का आपला आहे की मुलगा आहे म्हणजे त्याचे माता पित्र तुम्हाला मान्यच पाहिजे तो एवढा जबरदस्त माहीत नव्हता तरी तुम्हाला आता मान्य केलं पाहिजे बाबा होता त्याला काही नाही त्याशिवाय याची स्थिती झाली कशी पण दादांचा ग्रहस्थ आश्रम असल्याशिवाय ताई कशा हे झणझणीत उत्तर आहे असं उत्तर कोणून येऊ शकणार नाही टाक आणि अति निर्धाराने त्यांच्या मनावर कुठल्या प्रकारचा विकार, कुठली त्याच्यामध्ये एक प्रकारची अस्पर्शाने युक्त असलेला सात्विक शब्द पण अत्यंत अर्थपूर्ण प्रभावी जसा असेल अगदी त्या पद्धतीने हा शब्द सांगतो मी कसा म्हणतो जर तुम्ही माझ्या सगळ्या वंशाला मानित नाही तर तो शब्द सगळ्याची सध्या केली आता काय इलाज नाही सगळे मानायला लागले तेव्हापासून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे अंधारात पडलेले सगळे प्रकाशात आणायचं कोण काम करतो सूर्य करतो उद्योगकारो सूर्य महाराजांनी पुढे म्हटलं पुढच्या याच्यामध्ये त्याला काय म्हटलंय त्याला उद्योगकारो सूर्य उदयचा सूर्य जसा उद्योगकार असतो उद्योगकारो म्हणजे अंधारात पडलेल्याला आपल्या उदया प्रकाशात आणणारा जो असतो त्याला उद्योगकारू म्हणतात असा जगात सूर्य आहे अव्यक्ताचा जन्माला अव्यक्ता जन्मा लूर्वधार व्यक्ता आकाशा जन्मा हा शब्दा प्रकाश प्रसिद्धि नवलौक नवे नवे आकाशा की सिद्धि नवे अस्तित्व चोक माना तैयार ना ज्याचं अस्तित्व मानायला तयार नव्हते ज्याच्या अस्तित्वाचा लोक निषेध करीत होते त्याच्या अस्तित्वाची तर सिद्धी केलीच पण त्याची स्वतःची अस्तित्वाची सिद्धी मानावी लागली म्हणजे शब्दाला मानून कारणाला मानायची वेळ लागली तो म्हणतो माझं तुम्ही अस्तित्व मानता ना कारणाचं तुम्हाला पहिल्यांदा मानायला लागलं म्हणजे आपली सिद्धी केली आपल्या कारणाचं अस्तित्व सिद्ध केलं इतकंच नव्हे तरी हा शब्द गुणवान आहे गुणवान म्हणण्यापेक्षा हा गुणच आहे स्वतः हा गुण आयी सामर्थ्य बहण गम्य है आकाशाने आकाशाला ज्ञानेश्वर महाराज शब्द मार्मिकुणे गुणा ने अंबरत्म अंबरत्व या अंबरत अंबरत शब्दा अर्थ है अंब हा नाम शब्द रा अंबे शब्द शब्द धारण करना तो अंबर अपुणी आश्र शब्दा ने अतिशय मार्मिक वर्णन के लिए वास्तविक राहू शकत नहीं बुण आकाशाला गुणा ने अंबरत्व आंबरत्व या शब्दा अर्थ है अंबहा नाम शब्द राब् शब्दाला धारण करणारा तो अंबर म्हणजे आपल्या गुणीच आपल्या आश्रयाच या शब्दाने अतिशय मार्मिकपणाने वर्णन केल्यापूर्वी वास्तविक हा स्वतंत्र राहू शकत नाही किती गुम्मत आहे बघा हा आहे त्याला कुणीतरी आश्रय असेल तर तो राहतो आकाशाच्या आश्रयाविना तो राहू शकत नाही इतका तो स्वतंत्र धारण केला जाणारा शब्द त्या अंबर तो या शब्दाने सुचवला अंबा नाव शब्दा शब्दाला शब्दा जो धारण करतो त्याला अंबर असं म्हणतात असा हा अंबर म्हणजे आकाश त्या आकाशाच्या आश्रयावर राहून आकाशाचीही सिद्धी केली आपली स्वतःची सिद्धी केली इतकंच नवेतर तर आपल्या सर्व कुळाला त्याने प्रसिद्धीला आणलं म्हणून महाराज म्हणतात वडील अव्यक्ताची, अव्यक्ताची आव्यक्ताची, आव्यक्ताची, वंशा, आकाशा आंबात आकाशाला आकाशत्व या एका गुणाने आणून दिले असं या शब्दाचं महत्व ज्ञानेश्वर महाराज पहिल्यांदा वर्णन करतात की काय हा शब्दा लौकिक आहे बघा किती त्या शब्दाचं सामर्थ्य आहे बघा या एकट्या शब्दाने साऱ्या मागच्या लोकांना प्रसिद्धीला आणण्याचं काम केलं व एवढ्याची सिद्धी या पद्धतीने केली असा एवढा इतिहास या उर्मीच्या माझ्या वाचा मायेच्या शब्द हा सूर्याप्रमाणे कुलदीपक आहे शब्द या गुणात आकाशाला अंबर हे नाव आले आहे म्हणजे शब्द गुणाचाची सिद्धी होती त्याच्यापूर्वी आकाशाला कोणी विचारित नव्हता तिच्या उंशाला म्हणजे जगतातील पदार्थ मात्रा दादानी तेवढ्या करता सांगितले मी तुम्हाला अधिष्ठान म्हणून अव्यक्त सांगितलं कुठलीही गोष्ट सांगायची ठरली तर ब्रह्माला सोडून सांगायची नाही असं त्यांना कुणाचाही वंश सांगा तुम्ही त्याला मोबाईल तिथे दादा लिहिलं दादा माईपासूनच पुढं लिहिले कारण माया कार्य तो तेवढं फक्त त्यातलं सांगायचं असल्यामुळे लिहिले मूळ ब्रह्म आहे अव्यक्त त्याच्यापासून सुरू झालं मग असं आहे संसार वृक्ष ऐकून या संसार वृक्षाचं वर्णन करताना सुद्धा संसाराचं मूळ कारण आपण माया सांगतो पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं मूळ ब्रह्म म्हणून सांगितलं म्हणजे त्याचा अर्थ ब्रह्म केला पहिल्यांदा आणि मग मायेला केला अधिष्ठानी मानले तुम्ही ते संसार वृक्षाचं चित्र वाचत त्याला दुसरं काय आधार उत्तम आधार म्हणजे तो आहे ऊर्ध्व मूल म्हणजे काय ऊर्ध्व मूल म्हणजे पहिल्यांदा ब्रह्म आणि मग सगळं माया कारण आहे माया कारण आहे पण मायेचं कारण म्हणजे तिथे अधिष्ठान शब्द वापरायचा मायेचं अधिष्ठान ब्रम्ह आणि मग माया अधिष्ठान ब्रह्म नसेल तर मायेचा वंश तरी कसा सुरू झाला हो काय त्याला उत्तर नाही कुठला सोडून बोलायचं नाही लोक आम्हाला म्हणतात हे बोलतच रे आम्हाला माहित आहे तो म्हणतो आमच्या स्तुतीच तो बोलतो आम्हाला निंदा वाटतच नाही आम्हाला एकानी परवा सांगितलं तुम्ही काय ब्रम्हज्ञान सांगता आम्हाला कसं बोलून देणार म्हणलं म्हणजे मी दुसरं काय सांगू तुला शिव देऊन मी ब्रम्हज्ञान सांगतोय तर तुझ्या नाकाला जमताय मी जर शिव्या दिल्या तर बहीण भयंकर देईन मग असायचं नाही अरे त्याला ब्रह्मज्ञान सांगता येत त्याला शिव्या चांगल्या देतात ठेवा देता येत नाही तसा त्याचा अर्थ नाही द्यायच्या का नाही द्यायच्या ते आमचं स्वातंत्र्य ह्या ज्ञानेश्वरीमुळं आणि या गुरुजी काही तासा तीन पुरुषांच्या कृपेमुळं त्याने आमच्या गळ्यात माळ घडून आमच्या बुद्धीला आमच्या नजरेला बदलून आणि बिघडून टाकलं ती नजर अशी बिघडली की कधी रागवायचा प्रसंग आला रे अरे गडा मागातले ना मध्ये गप्पा लागतं ज्ञानेश्वर आता मग म्हणजे मग गप्पा लागतं हे जर नसतं ना तर मी अवलंबी आपल्याला सांगितल्याप्रमाणे तु या कीर्तनकाराच्या संमेलनाचे पहिले अध्यक्ष आणि आतापर्यंत शेवटचा अध्यक्ष मी आहे त्या पहिल्या अध्यक्षाच्या विरुद्ध माझं म्हणलं तो पहिला अध्यक्ष म्हणत होता मी जर क्रांतिकारक राजकारण धरंधर बनलो नसतो तर एक उत्तम कीर्तनकार झाला असतो माझं उलट सांगणार मी जर हा कीर्तनकार झालो नसतो उत्तम क्रांतिकारक झालो असतो ते त्याच्या छापलेलं ठेवा ते पण हे काय लिहिले ते का पुस्तकात छापलं सुद्धा आहे पुस्तकात हे वाक्य माझ्या असं सांगण्याचं तात्पर्य हा कुठलाही नकाशात तुम्ही काढा कुठलाही विषय प्रतिपादन करा ब्रह्माला सोडून बोलायचं नाही अधिष्ठान ब्रह्म पहिल्यांदा मजकूर लिहायचा खोटा बरं खोटा पण कागद पाहिजे पहिल्यांदा लक्षात ठेवा खोटा मजकूर लिहायचा झाला तरी कागद पाहिजे म्हणजे खरा लिहायचा असला तर मग तर नक्कीच पाहिजे त्यात काय वेळेला कादंबरी लिहायची असेल तरी कागद पाहिजे आणि ज्ञानेश्वरी असेल तर तरी कागद पाहिजे त्याच्याच नाही कागदावरच ज्ञानेश्वरी लिहिली जाते आणि कागदावरच कादंबरी लिहिली जाते ज्ञानाच्यावर शिव्यात्री कागदावर लिहिल्या जातात आणि ओव्यात्री कागदावर लिहिल्या जातात प्रेमळ कथा कागदावर लिहिल्या जातात आणि वैराग्याची कथा ते सुद्धा कागदावर लिहिल्या कागद सोडून त्याप्रमाणे काही लिहिता येत नाही त्याप्रमाणे ब्रह्म सोडून काही बोलता का येत कोणाचाही परंपरा जाऊ सांगायचं तुम्हाला वेळ आली की ब्रह्म कोणाच्या पहिल्या बराच हे पुढच आकाश आकाश जे संपूर्ण पंचकृत पंचमहाभूताचं जे आहे ते सगळं दृष्ट व्यक्त सृष्टीला ती अव्यक्त आहे ती वडील हे व्यक्त आहे ते लहान व्यक्त घराण्यामध्ये सगळं आपल्याला माहित आहे त्याचं वर्णन करायचं नाही म्हणून मी केलं नाही कारण सगळं कोणाचा वादच नाही अगदी लहान मुल काढाय त्याला पृथ्वी आप तेज आणि वायू या चार बद्दल कुठे त्याला वाद नाही हे अव्यक्त म्हणजे आकाशापर्यंतच वाद आहे अव्यक्ताच घराणं संपून व्यक्त घराणं सुरू झालं म्हणजे पुढचं म्हणजे छोटं घराणं धाकटोश म्हणायचं त्याला त्याचं कारण आहे हा व्यक्तांना हा नंतर जाईल कारणच नाही बाकी आहे हे सगळं दृष्ट असल्यामुळे त्याच्याबद्दल वाद करायचं कारण नाही पूर्वीच्या सृष्टीच्या म्हणजे पंचकृत सृष्टी निर्माण होण्याच्या पूर्वीची गोष्ट आहे अपंचीकृत पंचवाद होता पर्यंत त्यात सुद्धा अजून पुष्कळ राहिले की वर्णन करायचे तस कोण करायला अ पंचकृत्न पंचमहाभोधातल्या सतु गुणाचा ज्ञान वंश सांगाय करायला क्रिया वंश सांगाय करायला पण तू क्रिया वंश ज्ञानवंश सगळा तुम्ही पंधराव्यात द्या बघा सगळा दिला वाचून आकाशानंतर वायूपासून पंचमहाभूतातले हे आकाश फक्त तुम्हाला सांगेल याच्यापासून पुढे पुढे झालेले सगळे पंचकृत पुढचे अपंचकृत पुढचे चार हे संपल्यानंतर जे व्यक्त सृष्टी निर्माण होईल पंचकृत पंचमहाभूताची तिथून सगळी व्यक्त सृष्टी सगळेला ते सगळी लहान घराण्यात पहिल्यांदा म्हणून घराण्याची सुरुवात खरं सांगायचं तुम्हाला म्हणजे याचाही मूळ पुरुष मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मूळ पुरुष त्या घरण्याला म्हणून त्याला लहान म्हणत एवढेच त्याच घराण्यात सगळे त्याच्याशिवाय कोणी सांगू शकत नाही म्हणजे शब्द जी माया। शब्द, वेद, काय सांगावी अव्यक्त जे आय मला वेदाने सांगितलं वेद कोण आहे शब्दमया म्हणून त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं समजून घेवी ना प्रपंचात ना परमार्थात माणूस प्रवृद्ध झाला आकाश त्याची सुद्धा सिद्धी करून देणारा हा एक शब्दच आहे शास्त्रकर्ते आकाशाची सिद्धी शब्द गुणावरुण कम आकाशम असे लक्षण सांगतात त्याच आपण जगद रुपये कोण आहे ज्ञानेश्वर महाराज अजून त्या शब्दाचं कौतुक करतात असं कोणी त्या शब्दाचं कौतुक केलं नसेल शब्द जर अवतरला तर तो ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी लोळण झाले पुढे महाराज खंडन करणार आहे तरी तो म्हणेल माझा माझ्यासारखं अरे खंडन करण्यापूर्वी दशरथ राज्या पाहा त्याला विचारलं का हो तुम्हाला पुत्रवियोग होऊन तुम्ही मरणार म्हणून त्याने तुम्हाला सांगितलं शाप दिलाय तुम्हाला वरदान वाटलं काय तो म्हणाला शाप त्याच्या दृष्टीने असतील माझ्या दृष्टीने ते मोठं वरदान आहे कारण मला मुलगा एवढी तीव्र तम स्वरूपाची पुत्रवियोगाने आलेलं मला मरण चालेल पण दुःख नको तुम्ही एखादा कोणी भेटला तरी था, भेटा त्याला निपुत्रिक माणसाला मी काही माणसांचं पाहिलं अति दुःख असतं त्याला ब्रह्मज्ञान झालं शक्य नाही तर नाही तत्वज्ञान झालं तर मग काही नाही पुत्रिक दुःख राहतो दादांच्या सारखं तो कौतुकाने सांगेल काट्या चारणे वर वसले तीन गाव हसा एक वसई असं दादाने स्वच्छ लिहिले किती कौतुकाने लिहिले किती असं लिहिणार सगळ्यांची असू शकत नाही दादांच्या शब्दात बोलायचं प्राप्त परिस्थितीत कोणाच समाधान नसतं संपलं त्याच्या बाकी फार खोला शरीरायचं कारण तेव्हा हा शब्द सगळ्यांची सिद्धी करतो महाराज म्हणतात त्या शब्दाचं वैभव असा आहे हे वैभव वर्णिलीला ऐकल्यावर त्या शब्दाला एवढा आनंद होतो माझं मौलीने खंडन केले तरी चालेल पण माझं महत्व राहून खंडन आहे पहिल्या अकरा माझं महत्वच कोणीही प्रवचन करायला सांगायला लागत नाहीतरी आपल्याला आता काय करायला लागतंय शब्दाचं महत्वच सांगावं लागतं आपण म्हणाल बघा बाराव्या म्हणजे वा, अकराव्याच्या म्हणजे बाराव्याच्या अर्धाली पासून महाराजांनी खंडन लिहिले पण साडे अकरा पर्यंत महत्व लिहिले त्याला काय करायचं त्यामुळे तेवढं सोडून सांगा अमृतानु सांगितला जात नाही <laughs> तो म्हणजे सा हे सांगितलंच पाहिजे म्हणजे त्याचं महत्व कोणालाही नाकारता येत नाही त्याच्या महत्वाच्या मांडवा खालून जाणं हे परमार्थात अतिशय महनी आहे तो म्हणाला ठीक आहे नंतर नाहीतरी पुढे गेलेली माणसं सा मागच्या साधनाचा सा परित्याग करतात ना पुढच्या पायरीवर जाताना पहिली पायरी सोडावीच लागते ना पण कुठेतरी मला स्थान आहे बघ हो परमार्थ जो आहे हा, हायचा जर विचार केला शब्दाचा ज्यांनी ही एवढी मोठी सिद्धी केली आम्ही <laughs> आता वर्णन केलं मौली मोठी मोठी बारकाविने लिहिणारी आहे बा ती इतकं सुंदर लिहिते कि त्या लिहिण्याला पानावर थो थोडा विचार करा खपुष्प आकाश फुल आहे मग तोडावे खपुष्प कि शश काय शशुर्ग विषाणू मोडावे काय गंधर्व दुर्ग पाडावे होवावे मग तोडावे खपुष्प की त्याचा निराश नाही तर त्याचा काय पण निराश करताय तुम्ही अध्यारोपा नंतर अपवाद ना अध्यारोपच संभवत नाही परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी अपवाद कसला करताय हे म्हणून जसं खंडन करावं त्याप्रमाणे हे या एका शब्दाने जुणू खंडनच केले जुणू म्हणण्याचं कारण हे खंडन चाललेलं नाहीये जरी जाता जाता मौली बोलली असली तरी खपुष्प या शब्दाने त्या शब्दाचं वर्णनच चाललंय मी जरी वर्पंग पाहता खंडण्याचं तुम्हाला सांगितलं असलं तर अंतरंगात शब्दवर तुम्हाला असं दिसून येईल की मौलीने खपुष्प शब्द वापरून त्याच्यासारखी यथावत स्तुती कुणीही केली मौली खोट बोलत नाही ज्याची स्तुती करते ती वस्तुस्थिती सांगते स्तुती करण्यात महाराजांचं तात्पर्य नसत मी स्तुती करतो असं नव्हे तो भाग्याचा महाराजांनी त्या ज्ञानीपुरुषाचं वर्णन करताना सांगितले मी उगदी करतो असा आपला भाग नव्हे खरोखरी भाग्यवान तो ज्ञानीपुरुष असतो म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगतो ज्ञानीपुरुषाना आपल्याला वाटतं की महाराज असं वाटतं पण माऊली आठवण आठवून चांगलं सांगत नाही जे चांगलं आहे ते सांगते जी वस्तुस्थिती आहे ते सांगत असते त्या पद्धतीने आता खपुष्प म्हणजे त्याचं वर्णन कशावरून म्हणतात सांगतो म्हणजे महाराज म्हणतात आपण तो खपुष्प आपण स्वतः खास शब्द चोख पुष्प म्हणजे आकाशाचं फुल आहे म्हणजे निराळा तत्व सांगणं त्याचं वर्णन आहे त्या नाटक भेटलं तरी आपण तो सांगितलं नाही महाराज म्हणतो ते बरोबर आहे माझं योग्य ते वर्णन आहे म्हणजे खऱ्या माणसाला जर म्हणून कोणी म्हटलं तर त्याचं काही दुःख कारण जसं मी आपल्याला आरभी सांगेल कोणाचं प्रवचन आहे म्हणजे अमक्याचं म्हणजे लोक म्हणतात आज ब्रह्मयाची स्तुती आहे आपली तो थोडच आपली काही निंदा करतो योग्य आपण दुसरं काही सांगतो त्या विचाराने दुसरं काय रंगावं हो सांगतात आपल्या विषय आहे कसं आपण स्वतः खास वारी बघावी तर खपुष्प पुढे फळ दे जगदरूप पण आपण खपुष्पासून जगदरूपी फळ देते किती आश्चर्य जगदरूपी फळाला विणत हे किती आश्चर्यकारक आहे त्या शब्दाचं फार मोठं आश्चर्य म्हणतात इतकंच नव्हे कशा मविते मविते म्हणजे मोजणारा शब्द है। है। शब्द जर तर त्याचा कोण हो शब्द जो मोजा नि सप का ब्रह्मस्तंभ पर्यत सोजमाप का ने ना। जर करू आकाश आकाश नाम अभाव रूप आहे आणि अभाव रूप असल्या कारणाने वंध्या पुत्रासारखा आहे जवळजवळ आणि वंध्या पुत्रासारखा असून पुत्र शब्द ऐकल्यावर आपल्याला वाटत कि भौतिक अस्तित्व असे पण वन्या शब्दाकडे लक्ष जेव्हा जातं वंध्या पुत्र या शब्दातला पुत्र शब्द पाहतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की त्याला काहीतरी अस्तित्व असेल पण त्या वन्या शब्दाकडे जेव्हा आपली नजर जाते तेव्हा आपल्याला असं कळत कि त्या पुत्राचा त्रकालिक अत्यंत अभाव अस्तित्व नाही असं ध्यानात ये कसा काय शब्द निर्माण झाला असेल वाघ व्यवहार तेवढं त्याचं महत्व यापेक्षा त्याचं जास्त महत्व नाही वंध्या हा स्वतः खकुसपणे निरर्थक आणि स्वतःचा विचार करू लागलो तर वेदांत शास्त्र असा आहे एकमेवा द्वितीयम ब्रम्ह निअ नाना श्रुती गर्जना करून प्रतिपादन करते श्रुती उद्घोषाने आपल्याला सांगते कंठ फोडून सांगते कि जगामध्ये एकच स्वगत सजातीय विजातीय भेद फ्रह्म है तरिक्त पदार्थ नहीं हा श्रुति महासिद्धांत है नुस्त बोल कर विनोदान घटका भरा चौ बोल करता वे घर बोलना बोलना, बोलना नहीं, बोलना, बोलना, बोलना नहीं। भींगी भींगी हा श्रुति बिंबीपसन बिंबी देठापास महा उद्गार है हा पूर्णोदार है श्रुति चाहती महासिद्धांत है आणि महा आपण विचार केल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की परमार्थता ब्रह्मा व्यतिरिक्त जर पदार्थच नाही ब्रह्म भिन्न जर जगामध्ये पदार्थ म्हणून कोणी सिद्धच होत नाही तर मग शब्द काय करणार सांगा शब्दाला महत्व त्यावेळी आहे ज्यावेळी त्या वाचकाचं कोणी वाच्य असेल तर वाचकाला महत्व कधी येत वाच्य कुणी असेल तर शब्द पुष्कळ निर्माण झाला अगदी मोठ्या तोर्या दोऱ्यात जरी शब्द निघाला आणि मोठ्या मार्मिक रूपाने जरी निघाला सूक्ष्म पदार्थ दर्शन करण्याचं सामर्थ्य घेऊन यथार्थ अर्थ वाहकत्व घेऊन जरी निघाला तरी सुद्धा जर जगात नसेल अर्थ म्हणजे पदार्थ म्हणजे वस्तूच जर जगात नसेल तर हा शब्द वाचक कोणाचा कुणाच शेवटी सांगते ब्रह्मा पदार्थ म्हणजे वाच्य जगामध्ये ब्रह्माव्यतिरिक्त कुणी मग वाच्य जर जगात पदार्थ सिद्ध होत नाही परमार्थता तर मग हा शब्द वाचक कोणाचाही नाही निर शब्द शब्द कितीही प्रवृत्त झाला तर जगात शिरती सांगते पदार्थ नाहीय ब्रह्म आहे दुसरा पदार्थ नाही मग शब्दाने कोणाचं वर्णन केलं शब्दाचं वाच्य काय काही नाही म्हणून माऊली म्हणते आपण तो शब्द स्वतः बघावा तर खपुस पाहिजे वाचक वाच्य नाही कोण नुसताच वाचक म्हणजे काय केवळ वाचारंभण मात्र आहे कुणी म्हणायला लागले की एवढं धडधडीत विश्व प्रत्ययाला येते ते हो हे विश्व प्रत्ययाला येत असून सुद्धा ते वस्तुस्थितीने नसल्यामुळे शब्दाला वास्तविक विश्व हा शब्द विश्व प्रतीत होत असं माणसांचं बोलणं आणि काही आणखीन काय शब्द निर्माण होत असतील ते सर्व हे सर्वच्या सर्व वाचारंभण मात्र आहे वस्तुस्थिति जग मध्य दुसरा को पदार्थ नहीं मीत नहीं छात्रोनि मृतपिंडीन एक सौम्य मृतपिंडल केवल मृतिका एवं सत्यमी मृत्तिका सत्य है घट शरव बरा सब्द मात्र है वस्तुस्थितीने तो पदार्थ म्हणून कोणताही सिद्ध उद्धव म्हणजे आम्ही रांगण बघितलंय तर ठीक आहे तू रांजणच आहे स्वतः कावारी रांगणाला गळ्या इतकं पुरल्याशिवाय तो उभा राहत नाही गळ्या इतकं पुरल्याशिवाय पुरल्याशिवाय तू उभाच राहत नाही तसा तुला गळ्या इतका पुरल्याशिवाय तू उभा राहत नाही म्हणून तू सुद्धा एक रांजणच आहे तुम्हाला जर कोणाला शिविल चांगली तर मी तुम्हाला हे शिकवून देतो देऊन का बाबा तर ते म्हणाल तुम्हीच बोधी सांगितलं होतं गंमत आहे आपली तेव्हा रांजणच आहे तो तुला काय समजतंय त्यातलं तो गळ्या जेव्हा पुरावा तेव्हा थांबतो त्याशिवाय थांबत नाही रांजण जरी असला तरी ती मृत्यिका आहे रांजण नाही आहे तो केवळ वातावरण म्हणा किती उत्कृष्ट श्रुतीने प्रतिपादन केले ते बघा ते म्हणते जरी तुम्ही विरळीन परळण काय काय नाना ते सुगडीन बुगडी काय काढत असाल काही ना सुगड नाही मडग नाही गाडग नाही, कोणी नाही आहे ती सगळी काही नाही त्याप्रमाणे या संपूर्ण जगतामध्ये एक तद्व्यतिरिक्त संपूर्ण विश्व प्रत्येक विश्व व त्याविषयीचे आलेले सगळे शब्द म्हणजे वाघ मात्र व्यवहार आहे वाचार मन मात्र आहे बाकी कोणी नाही निरथक ज्याला अर्थ नाही असा शब्द असल्यामुळे वंद्या पुत्राला अर्थ आहे का वंद्या शब्द आहे वाघ व्यवहार आहे कि कोणी आहे असा नामात्र व्यवहार आहे वाघ मात्र आहे मग शब्द व्यवहार म्हणून जसा वंद्या त्याप्रमाणे शेकडो जरी शब्द आले तरी ब्रह्मा व्यतिरिक्त जर जगामध्ये पदार्थ सिद्ध होत नाही तर हा वाचक कोणाचा वाचाची होत नसल्या कारणाने हा कोणाचाही वाचक नाही म्हणून ज्याला माऊली म्हणते खपुष्प आहेस तू म्हणून आपण खपुष्प वा आपण तो म्हणण्यामध्ये किती गोळ माऊलीने लिहिले तू मुण। तू म्हणायला पाहिजे तू खपुष्प आहे मौलीने मोठेपणात आपण आपण म्हणण्यासारखं झालंय असतं घराची गोष्ट आहे लक्षात ठेवीस बुवा सांगत होते ते मला तरी काय म्हणते मी नव्हतं तिथे बघायला चला एकदा एका विचारलं केव्हा आलास असं त्यांनी विचारलं म्हणलं पण म्हणला आम्ही ना आम्ही नाही तू केव्हाला म्हणजे माणसाला आपल्या स्वतःविषयी आम्ही अमक्या वेळ आलो आम्ही बसलो आम्ही जेवलो आम्ही म्हणजे कोण तू ना काय म्हणतोय आम्ही म्हणायची लाईक आहे काय म्हणतो आम्हाला वाटलं पण मोठ्या लोकांची पद्धती अशी बोलण्याची असते तू म्हणायचं नाही कधी आपल्या गुरुला तुम्ही कधी आला म्हणून असं विचारू नये कारण तो तु, तुम्ही जरी दिसताना थोडस आजाराच्या रूपाने दिसत असलं तरी त्यात अपमान आहे म्हणून म्हणताना काय म्हणावं आपण केव्हा आला आपल्या खानावर ही गोष्ट आम्ही घातली होती तुझ्या खानावर घातली होती तुमच्या खानावर घातली होती काय फारसा फग नाही त्याच्यात तुमच्या काय कितीही चिंत नाही तुझ्यामधून बोलला तुमच्या पुढे तुम्ही सगळं तुझ्या म्हणला आणि तुमच्या म्हणला काय फरक पडायचं का आई फरक पडायचं नाही ना तुझ्या आणि तुमच्यामध्ये शेतीचा प्रयोग समान असल्या कारणानं पुढे का आई फरक पडत नाही म्हणून तुझ्या म्हणणं आणि तुमच्या म्हणणं यात काय फार फरक नाही अपमान दोन्हीकडे सारखा आहे का अपमानाची सारखी होते म्हणून तुझ्या किंवा तुमच्या असं म्हणायचं नाही आपल्या म्हणायचं आढे पंडित आहे आढे म्हणजे तू पंडित आहेस असं म्हटल्यासारखा करत तुम्ही पंडित आहात असं म्हटल्यासारखा पण तुम्ही म्हणण्याच्याऐवजी आप म्हणण्याची हिंदीत पद्धती आहे मराठीत सुद्धा अशी बोलण्याची पद्धती आहे आपण केव्हा आलात तुम्ही केव्हा आला असं म्हणायच नाही आपण केव्हा आला गुरुजी आपण शब्द कधी कधी वापरत असत आलात या केव्हा आलात असं गरजे म्हणजे विचारण्याची एक पद्धती आहे यावं यावं बसावं बसावं याचा आदरार्थी आहे त्याच्यामध्ये तसं या शब्दाचा आदर आता वर्णन करायचा असल्यामुळे त्याचा आदर केलाय <laughs> आपण तो आपण तर स्वतः खास खपू बाय तुम्ही नुसते तुम्हाला अर्थ नाही जगामध्ये अर्थवत्ताला कोणाला अर्थवत्ता नाही पण कुणी असं समजू नये कि मला अर्थवत्ताय म्हणून एक ब्रह्माला अर्थवत्ता दिले की कोण आता अर्थवत्ता राहत नाही तू म्हणा संपूर्ण आम्हाला विश्व प्रत्ययला येते मातीचे विकारताय थोडे प्रत्ययाला येतात एवढे प्रत्ययाला येऊन सुद्धा श्री असं सांगते वाचारंभो विकारो नामध्ययम सगळा विकार हा वाचारंभण आहे त्याप्रमाणे विश्व प्रत्यय माया कार्य असला संपूर्ण प्रपंच हा केवळ वाचारंभण आहे तिथे कोणताही पदार्थ नाही जगदन टप्पात होण केलं हा शब्द कसं करतो तुम्ही आतापर्यंत ऐकलं नाही काय हे शेवतीने काय सांगितलं एक मी वाद विद्यम ब्रह्म निह नानास्ते किंचन मग शब्दाने सांगितला मी तुम्हाला त्या शब्दाला असं विचारलं तुझा ब्रह्म वाच्य आहे का ज का वाच्य नाही त्याला सत्ता नाही म्हणजे ब्रह्म का वाच्य नाही सत्तारूप आहे म्हणून काही उपयोग नाही शब्दाचा शब्दाने विचारलं ब्रह्म तरी तुझं वाच्य म्हणायला काय हरकत आहे तू एवढं वर्णन केलं केलं किंवा वर्णन म्हणजे काय सत्तारूप आहे ना ब्रह्म काचं वाचक म्हणा त्याचं वाचक होऊ शकत नाही अन्य व्यावृत्ती ते दोन वाचकची आवृत्ती करण्यात समर्थ आहे ते त्या ब्राचक होऊ शकत नाही ब्रह्माला अस्तित्व आहे पण शब्द त्याचा वाचक होऊ शकत नाही शब्द अनात्म पदार्थाचा वाचक आहे पण अनात्म पदार्थाला सत्ता नाही म्हणून शेवटी आपण तो आपण तो धोकू आपण आपण आपण कपुष्प म्हणजे निरोगत एखाद्या तुम्ही म्हणायला लागला तर अवघड बोलतो आता तुम्हाला समजलं म्हणजे महत्व आहे आतापर्यंत शब्द किती वेळ ऐकलाय आता काय करी तिरकला काय करणार माऊलीने धावा घालून टाकली तर मी तर काय करणार मी कोणी वेगळा काय वर्णन करणार मी तुम्हाला माऊलीच्या शब्दाविषयी काही चिंतन समोर मानतोय तुमच्या पुढे आणि चालू शब्दात बोलायचं मी तसं म्हणत नाही मी एवढं म्हणू शकतो की मी तुम्ही नसता त्यावेळी अंतरात हळूहळू चिंतन करतो तुम्ही आला जरा प्रकट चिंतन करतो त्याचा अर्थ काय हळूहळू चिंतन करतो मानसिक चिंतन म्हणायचं का आता जे चिंतन चाललंय हे वाचिक जरा प्रकट चिंतन चाललंय ते प्रकट चिंत यापेक्षा जास्त काही नाही मौलीनं जे सांगितले तेच मी आपल्याला सांगणार आपणच हवं कपो मौली म्हणते आपण आपण कपो पाहिजे तुम्हाला अर्थ नाही ते स्वयंप्रकाश आहे ते तुझ्यास प्रकाशित कसं होईल रे हा ते सुद्धा शब्द सांगतो ते शब्द सांगतो त्याला मान्य ते असं वर्ण नाही या शब्दाच खंडन झालं पण त्याचं वर्णनही आहे कारण वस्तू त्याच्यामध्ये वस्तुस्थिती आहे हा वास्तव त्याला काय करणार आपण काही करू शकत नाही आपल्याला या गुवा समजत एखाद्या या गुवा म्हणलं त्याला त्याला तो अपमान वाटतो त्याचा त्याला त्याला काय तुला अपमान करा म्हणला मी बाई आहे काय अरे तू आहे ते आम्ही सांगितलंय त्यात काय मोठं बिघडले तो वा म्हणायचं बरं का लक्षात ठेवा तो व्हा म्हणायच मी वायचा चांगला वाय म्हणजे काय वर्णन चाललं पद्धत एकदम तशातला हा प्रकार आहे आपण तो पुष्प आपण आहात या म्हणते आपलं वर्णन आपण खपुष्प आहात म्हणजे आपल्याला अर्थ नाही जगामध्ये म्हणून माउली असं म्हणते वाच्य जर काही जगात वाचक वाच़क कोणाल्या कारणाने निरथक आहे त्याला अर्थ नाही तो वाचारंब्र दुसरी गोष्ट म्हणजे उद्या विषय पर परी रूप, कोण आहे ज्ञानेश्वर महाराज शब्द महती शब्दाची अपूर्वाही प्रतिपादन करतात एक एक शब्दाची अपूर्वाही खरोखरीच अतिशय अपूर्व रूपाची अद्भुत रूपाची असं दिसुनी त्यापैकी ज्ञानेश्वर एका रीतीने त्याच प्रतिपादन करतात आपण खपुष्प शब्द आपण स्वत खास वारी हा तर खपुष्प आहे काल सांगितल्याप्रमाणे त्याला जगात अडचण असल्या कारणाने वाच्य नसल्या कारणाने हा वाचक कोणाचा म्हणून त्याला निरर्थकत्व आहे याही दृष्टीने त्याला आणि एकुष्प असं म्हटलेलं आहे दुसरा अर्थ असा कि आकाश हे सगळ्यात पहिलं बोत आहे म्हणजे सगळ्या सृष्टीची निर्मिती सांगायला सुरुवात करायची ठरली तर आकाशापासून सांगायला सुरुवात केली जाते स्थूलमानाने तेव्हा स्थूलमानाने आकाशापासून ही उत्पत्ती जेव्हा सांगितली जाते तेव्हा याला खपुष्प म्हणण्याचं काय करण्या तर आकाश हीच कोणी एक प्रकारची वेली आहे अस्तित्व सिद्ध केलं तेव्हा गुण हा त्याचा असल्यामुळं गुण गुणीचा त्यांच्या मताने समवाय संबंध असतो आकाशाचा शब्द नावाचा गुण जणू आकाश नावाच्या या विलीला एक प्रकारचं फुल झालेला आहे अशी कल्पना केली आपण कम खपतो आपण जणू आकाशाला लागलेलं फुलं इतकं तर त्याही पुढे जाऊन काही झाड म्हणा काही वेली अशा आहेत कि त्यांचं जीवन अंकुरीत होऊन पान रूपाला आलं की फलिभूत ना गुल ती वैशिष्ट्य काय काही वृक्ष असे आहेत की त्यांना फुलं आली की त्याच्यात त्यांचं जीवन परिपूर्ण असत तेच त्यांचं फळ असत त्याच्या पुढे त्यांना काही फळ नाही एवढं मोहऱ्याच्या झाडाला त्या बेलीला फुल आलं की त्याचं जीवन परिपूर्ण आहे त्याच्या पुढे काही त्याला फळ नाही त्या ना विल ती केला विचारलं तुझं जीवन खलीब होत आहे का ते म्हणून ते जर नुसतं अजून पान वर्गामध्ये आहेस केवळ सफलवी तू झाली केवळ तुझ्या सफल तू तु सफल कशी म्हणून तू माझं परिपूर्ण होऊन माझं सार्थ होत त्यामुळे मोहऱ्याच्या मी फुल रूपाला आले पानातून माझं जीवन यात पूर्ण आहे आणि काही वृक्ष अशी आहे की ज्याला फुला आल्यानंतरच त्याला फलक त्यांचं जीवन फलीभूत आहे तेव्हा आला शब्द गुण असल्यामुळे हा शब्द गुण म्हणजे आकाशाला आलेले एक फुल आहे पूल आलं म्हणजे त्याचं पुढचं परिवसान काय फळामध्ये त्याचं रुपांतर महाराज म्हणतात ज्या आरती या आकाशाला शब्द नावाच्या गुणाने हे एक प्रकारचं फुल आलेला आहे त्याआ फलरूपामध्ये पर्यवसन होणारच म्हणून त्याच्यानंतर जी अपरिहार्य अवस्था किंवा त्याची परिणतावस्था किंवा त्या फुलाचं रूपांतर कोणत्या तरी फळात तो तर महाराज म्हणतात आपण तो व ख पुष्प आपण तर आकाश नावाच्या वेधीला आलेले फुला पुष्प आता तुम्हाला फळ येणारच फुल फळ दे जगदरूप पण तुम्ही आकाशाचे स्वतः जरी पुष्प स्वतः तरी जगदरूपी फळ देऊन आपण नाही होता म्हणजे तुमचं रूपांतर जगदरूपी फळामध्ये होत विशेष आहे म्हणजे शब्दरूपी फुलाला जगदरूपी फळ दिसू लागतं असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय आणि शब्दापासूनच संपूर्ण सृष्टी झाली नाही सगळं जग केवळ ओंकारमय आहे म्हणजे शब्दरूपाचं त्याने प्रणव रूपास प्रतिपादन केलेलं आहे त्याच्यापासून संपूर्ण या सृष्टीची उत्पत्ती झाली वगैरे मंडप उपनिषदा प्रतिपादन केले म्हणून जगत जगदरूपी तुम्ही फळ देता वर्णन केलेलं आहे शब्दाला एखाद्या वस्तूचा व्यवहार करतो हा भाग दुसरा पुढचा आहे पण शब्द हा स्वतः वस्तुस्वरूप आहे का नाही शब्द जर स्वतः खास वारी वस्तुस्वरूप असता तर बोला बोला बात जीवन या तृप्त को आती कारण शब्द हाजुरूप है शब्द स्वरूप शब्दाला शब्द मन वस्तुत्व कभी ही कुछ देन नहीं देने योग्य होना नहीं बाहाराला वस्तुत्व दसा कारण ज्यादा वस्तुत्व नहीं तपुष्पा म्हणून महाराज म्हणतात तुम्ही आहात तुमच्याकडून व्यवहार होतो पण तुम्हाला वस्तुत्व नसल्या कारणाने तुम्हाला तुम्ही स्वत आणि खगुश पाहा दुसरी गोष्ट अशी की असे स्वत असून जगदरूपी विश्वरूपी तुम्ही फळ देता हे आश्चर्य नाही का मला मौली म्हणते की विश्वरूपी तुम्ही फळ देता फल ही सत्य नहीं है वस्तुत्व नहीं ज्यादा जगता, थी थी था जगता नहीं। नहीं। जगत शब्द मात्र क्या शेवी तुम्हारा वस्तुत्व नसल खपूस ख़़। पहा अपल वाच्य जे जगत अपल वाच्य जे विश्व त्या वाच्यसल्या कारणा शब्द मात्र अस्तित्वात यापेक्षा त्याच जास्त काही हे अस्तित्व नाही मग वाद व्यवहारा व्यतिरिक्त आपण खास शब्दरूप आपल्याला वस्तुत्व हे नक्कीच पण आपण अपन ज्या आपलं जे वाच्य म्हणून जगत सांगतात किंवा सांगितलं जात जगदरूपी फल म्हणून जे सांगितलं जातं ते फल वास्तव नसल्या ते असत्या असल्या कारणाने अनित्य असल्या विचार जाता जास्त असेल त्या मानाने त्याला म्हणा कोणत्या कारणाने होते म्हणजे त्याला असल्यामुळे निरर्थकता म्हणजे जगत विश्व हा ही वाघ व्यवहार शब्द मात्र आहे आपण तर स्वतः खास शब्दरूप आहात त्यामुळे आपण तर फल दे विश्वरूप है जगत रूप जगत सुधा निरर्थक है वस्तु मात्र न्ञानेश्वर महाराज स्वतः खास खपूश पहातल तक्रो स्वतः खपूश पासन सगे तुम्हारा विशेष महत्व जर कहीं आला तो जगत जरी स्वत अंगाने मिथ्या है तुम्हें निवड़ूक तुमची जशी पद्धती मानवेल त्या पद्धतीला अगोदर ती पद्धत कशी घ्यायची गोष्ट आणि एकदा पद्धत ठरली बहुमताने म्हणजे गुप्त उघड कस असेल त्याप्रमाणे आणि एका मतदानात तुम्ही लोकांना विचार लोक तुम्हाला सांगतील कि हे वेदांत शास्त्र कथे एक वगळले अद्वितीय म्हणजे जगाला मिथ्या म्हणणार हो जगाला सगळे सत्य म्हणतात कोणी तू जरा उघड उघड बोलतो जरा हळू हाव बोलतोय आड पडत्या बोलतात विशेषतः अद्वैत म्हणजे काय सत्य म्हणणंच आहे द्वैत कबूल घेण्यासारखंच आहे कारण आपण काहीतरी धुरून बोलायचं लपून बोलायचं हळूहळू बोलायचं आम्ही कधी एखाद्या वेळी प्रपंचातल्या उल्लेख विनोद म्हणून म्हणा दृष्टांत म्हणून म्हणा जर कीर्तनातनं केला तर लोक आम्हाला विचारतात गाव म्हणणे तुम्ही अगदी उघड उघड सांगितलं काय चूक आहे एवढं तू वागतोय लज नहीं, नहीं बोलो तो सगले लोग शास्त्र वगड़े सग्रास सग विचार जगत सत्य है तुम्ही कभी आई नहीं तुम्हें पैल्दा आला जगत मिथ्या संग बहुमताना बहुमतानं म्हणजे एकच तो खरं सांगायचं म्हणजे सगळी मतं त्यालाच आहे जगत सत्यत्व वादालाच आहे आणि त्यामुळे त्यांची फार मेजॉरिटी आहे मेजॉरिटी सुद्धा म्हणायचं की नाही मोठी पंचाईतच आपण विरोधी पक्ष म्हणून सुद्धा बसायच्या लायकीची नाही वेदांत शास्त्र विरोधी पक्ष म्हणाल तर काही अस्तित्व पाहिजे की नाही एकूणता एक माणूस त्याला काय असून नसून सरकार फक्त सभा सुरू होताना एक विरोधी मत म्हणून सुरू करायची सभा बाकी काही नाही तेव्हा जगाला संपूर्ण जीव सत्य समजतात अनेक शास्त्रकार या जगताला सत्य समजतात म्हणजे जगाला सत्य समजतात शब्दाचाही विचार करणारे लोक शब्द स्वरूपाचा विचार करते वेळीही अनेक शास्त्रकारांनी शब्दाला नित्यत्व दिलेला ज्ञाने माऊली म्हणते आपण जवळ खपुस पाह तर खपूुस पाहत पण आपल्यालाही सत्यत्व आहे आपण सत्य आहात आणि स्वरूपाने जरी आपण थलारी तुम्हाला या सगळ्या शास्त्रकारांनी सगळ्या जीवाने सत्यत्व दिलेलं आहे आणि जो पर्यंत होत नाही तोपर्यंत वेदांत शास्त्रातही शब्दाला व शब्दवाच्य असलेल्या जगताला सत्यत्व दिलेला आहे व्यवहार त्याचा अबाधित सगळ्यांनी मान्य केलेला आहे म्हणजे वेदांत शास्त्रकर्त्याचं <laughs> सुद्धा अर्धाधिक मत सत्यत्व वाद्याला आहे <laughs> अपन स्वतः जारी तुम जगता आपले है अज्ञा जीवान सगड़ना जगत सत्य सगड़ना शब्द सत्यो शब्दा नित्यत्व प्रतिपादन करना शास्त्रकार शब्दाला है सत्यत्व है शब्दवाच्य विश्वाला है सत्यत्व है विश्व शब्द जग शब्द आणि जगत पदार्थ व विश्व पदार्थ या दोघांनाही सत्यत्व असल्या कारणाने आपण पुष्प आणि फळ दे जगद रूप आपलं आपणही सत्य आहात आपल्याला जगदरूपी फळ आलं म्हणजे विश्व आणि विश्व पदार्थ वाच्य सृष्टी किंवा जगत हे दोन्ही सत्य असल्या असं म्हटलं तर आकाशकार्य आपण असून आपण जगद्रुपी फला देता बरी फळ दे जगद्रूप असा याचा मुख्य अर्थ आहे शब्दानेच जगातल्या सर्व पदार्थांचा व्यवहार होतो किती त्याचं सत्यत्व आहे जगामध्ये रूढ असले कुठल्याही पदार्थाचा व्यवहार करायचा ठरला की शब्दांनी केला जातो त्यात सुद्धा मोगम शब्दांनी केला जात नाही त्याच्या विशिष्ट शब्दाचा नावाचा उल्लेख करायला लागतो तो साहेब सांगतो त्या करकुंड्याला त्यातो तो सतत म्हणतो त्याच ज्या काय नाव ते ना कोणतं ते सांगशील म्हणजे काय मी काय आणू तो म्हणतो पात्राचा सगळं अठ्ठाच्या घट्ट आणून ठेव तुमच्या समोर का उभे केवळ सामान्य रूपाने सर्व नामाचा निर्देश करून पदार्थ व्यवहार विशिष्ट नावाचा उल्लेख करून व्यवहार होतो इतकंच नव्हे एकमेकांची एकमेकाला जडाची किंवा जडाला जडायचं तर नाही जास्त म्हणतो इथपण म्हणाला हरकत जीवाला ब्रम्हची किंवा जीवाला जीवाची जी ओळख होते एकमेकांची ती शब्दाने होते त्यानंतर शब्द जर नसेल तर तुम्हाला ब्रह्माचा अबोला फिटावा अद्वैतवे तो भेटावा असं जे महाराजांनी म्हटलं की त्याचा अगोला आहे तो निवृत्त झाला पाहिजे तो आपल्याला अद्वैतवाने भेटला पाहिजे त्याला शब्दच उपयोग हो आहे दुसरं कोण शास्त्रात शास्त्रांची अनोळखी फिटली शास्त्रकार एकमेकांना ओळखत नव्हते तर त्यांची अनोळखी होती ती निवृत्त झाली कशाने निवृत्त झाली चर्चेने बोलण्याने निवृत्त झाले म्हणजे शब्दाने एकमेकांची अनोळख निवृत्त होते एकमेकांची ओळख होते व वस्तुव्यवहार होते म्हणून शब्दाला महत्व आहे शब्दाच्या वाच्यरूप जगताला महत्व आहे शब्द सगळ्यांचा व्यवहार करतो अनोळखी निवृत्त करतो ओळख करून देतो म्हणून ओळख समारंभ होतो बरेच परिचय मिळावा वा वा परिचय मिळावा म्हणजे साधू संन्यासांचा सिद्ध साधकांचा नव्हे वधो वरा परिचय मिळावा लक्षावधी रुपये खर्च करून केला जातो कशाने केला जातो हा परिचय शेवटी शब्द शब्दाशिवाय परिचय होऊच शकत नाही असं ध्याना ठेवा पर्याय परिचय एकदा मनुष्याच्या मनात झाला ओळख एकदा माणसाची झाली कि काय शब्द विचारू नका नुसती ओळखी करून थांबत नाही शब्द शब्द हा स्वतः स्नेहस्वरूप असल्या कारणाने एकमेकांचा स्नेहत्व अभिव्यक्त करतो ध्याना ठेव मोह ज्याला म्हणतात माया निर्माण होत असते म्हणून तर माणसानं बोलू नये का बोलू नाही बोलण्याने स्नेह निर्माण होतो मोह निर्माण होतो म्हणून बोललो की मोह निर्माण होत अहो आपण जाता जाता एसटी मध्ये आपण कोणी कोणाचे लागत नाही कोणी कोणाचे लागत नाही चढतो <laughs> ला लोणावळ्याला चढतो पुणे स्टेशनवर उतरतो लोणावळ्याला चढलेला माणूस पुणे स्टेशनला उतरताना बघा या बरं का केव्हा तरी भेटा हा आपण नाही तर पत्र पाठवा आम्हाला नाही ते मी तुम्हाला पाठवतो काय काय नाही लोणावळ्यापासून अगदी बार पुणे स्टेशन पर्यंत अगदी वासून जो आम्ही निघालो तो थेट पुणे स्टेशन पर्यंत <laughs> बरं का आम्ही एकमेक बसून होतो एका सीटवर आमचा योगायोगाने नंबर आला होता बऱ्याच काही गोष्टी एकमेकांच्या बरोबर आम्ही बोललो तेव्हापासून आमचा त्यांचा परिचय वा पण हे सगळं कुणी केलं एवढं शब्द नाही एकमेकांच्या अनवळखी निवृत्त करून ओळख करून देणं <laughs> सिमेंटिंग एकमेकांचं निर्माण करणारा हा शब्द आहे वेल्डिंग करतो जुळून टाकतो माणसाचे संबंध निर्माण करतो आता तोडतोही पण आपल्याला पण तोडावं पाहिजे तोडतो पण त्यांना ठेवा तिथे लिही लागतो शब्द हा हे शस्त्र आहे जरा जपून वापरा हा तुकारी शास्त्र आहे पण त्यामुळे तोडायचं पण तो काम करतोय ध्यानात ठेवायला हरकत नाही कारण त्याच वर्णन चाललंय शेवटी जसं जोडायचं काम करतो त्याप्रमाणे हा तोडायचंही काम करतो महाराज म्हणतात इतकं जर शब्दामुळे घडत असेल तर या शब्दाला कोण नाही म्हणतो म्हणून फळ दे चकद किती पळा अनोळखी निवृत्त करणं ओळखी करून देणं स्नेह निर्माण करणं भांडण निर्माण करणं जोडणं तोडणं या सगळ्या गोष्टी हा शब्द करीत असल्या कारणाने जर शब्द नसेल तर कोणी कोणाला जगात ओळखणार नाही हे कोण हे म्हणले अमो अमो गाव गावाचे किंवा प्रथम नागरिक एक नम्र माणूस कशाने सांगितलं जात शब्द सांगितलं जात म्हणजे शब्दाने जर व्यवहार केला नाही तर कोणी कोणाला ओळखणार नाही जगा आपण एकमेकाला ओळखतो त्याचं एकच कारण हा शब्द आहे म्हणून म्हणून महाराज म्हणतात की जगाला व्यवहार करून ओळखी करून देऊन परस्परांची अनोळखी निवृत्त करून आपण व्यवहार करून देणारे असल्या कारणाने जगदरूपी हे फळ आपलंच आहे इतकं नव्हे त्याही पुढे महाराज म्हणतात कि या शब्दात आणखीन एक मोज आहे सामर्थ्य या शब्दाची सहा ठिकाणी प्रवृत्ती होते असं आपल्याला माघी सांगितलेलं फक्त त्याचा जाता जाता उल्लेख इतरांची शब्दांना चतुष् ही प्रवृत्ती असऊली कारण नाम रूप संबंध जाती क्रिया आणि भेद हे सगळे प्रवाद आकाराला असतात वस्तूला नसतात हे सांगताना महाराजांनी शब्द प्रवृत्तीची ही सहा निमित्त आहेत असं प्रतिपादन केलं या सहा निमित्तांचा जर आपण विचार करू लागलो तर या सहा निमित्ताच्या दृष्टीने एका एखाद्याचं नाव एखाद्याच रूप नामरूप त्याचा संबंध त्याची जाती त्याची क्रिया हा त्याचा भेद ह्या सहा गोष्टी जर एखाद्याच्या तुम्ही प्रतिपादन केल्या तर मला असं वाटत नाही त्याचं काही चरित्र म्हणून वेगळं शिल्लक राहील नामरूप संबंध जाती क्रिया आणि भेद एवढ्या गोष्टी जर एखाद्याच्या आपण प्रतिपादन केल्या एवढ्या गोष्टींचा जर निर्देश केला नाम निर्देश रूपनिर्देश जाती निर्देश गुणनिर्देश संबंध निर्देश भेद संबं निर्देश एवढे निर्देश, निर्देश केले म्हणजे माणसाचं वस्तूच चरित्र संपलं चरित्र त्याला राहणार नाही ने। म्हणून एखाद्याचं चरित्र सांगायचं ठरलं तर ते कशाने तुम्ही सांगणार शब्दाने सांगणार काय सांगायचं सहा गोष्टी सांगायच्या म्हणजे त्याचं चरित्र संप तिथे शब्द महत्वाचा बघा म्हणजे जो शब्द निघाला तो, शब्दा तो है कि आए शब्द है जगह शब्दानेदेश करना तो तो शब्द निर्देश ज़र एक ही व्यवहार घता ज्यादा सग व्यवहार सुव्यवस्थित है शब्दाने अपल निर्देशा जगह व्यवहार कर शब्द जगत सत्य है जगता मध्य शब्द सत्य है वाच्यवाचक भावरूप संबंध तो सत्य है वाच्यवाचक भावरूप संबंध में सभी जगत व्यवहार होता शब्द उच्चार शब्दा जो प्रथम उपस्थित होना अर्थमोपस्थित होना अर्थात दृष्टि जगद रूप जो है, तो विचारंति एक अवस्था कि ज्यादा मनुष्याला सत्य त्रिकाला ब्रह्म आत्मा साक्षात्कार होना है थे दर्शन ज्यादा सरल नजर जाण ज्यादा ती सरल ज्ञा विरी अपनी नजर जाना है ज्ञावे विरी अपनी थी दृष्टि जाऊन ज्यादा ब्रह्म त्यावेळी जगतामध्ये सत्य अधिष्ठान ब्रह्म आहे असं कळेल तद व्यतिरिक्त जगत नावाचा पदार्थ नाही असं ज्ञान होणार म्हणजे जगताच्या प्रयकालिक अत्यंत ज्ञान होणार आहे महाराज म्हणतात त्याही दृष्टीने मी जर बघितलं म्हणजे अज्ञान कालामध्येही आपण खपुशपासून जगदरुद्ध फल देतात आणि ज्ञानकालात काय तर ज्ञानकालात आपल्याकडूनच आम्हाला त्रिकालाबाधित ब्रह्माचं ज्ञान होतं आपण तो खपुष्प पण खपुशपासून सुद्धा सत्य त्रिकालाबाधित ब्रह्माचा साक्षात्कार करून देण्याचं आपल्यात सामर्थ्य आहे आणि त्या ज्ञानामुळे जगताचही मिथ्यात्व ठरतं म्हणजे जगताच्या व्यवहाराला तारणीभूत असणारे जे आपण स्वतः खास वारी आपलंही मिथ्यात्व ठरतं म्हणून शब्दाला खकुष असं महाराजांनी म्हणून आपण स्वतः हे आज हे ठरत ठीकच आहे ज्यावेळी स्वतः आपण ब्रह्माच्या सत्यत्वाचा साक्षातून देऊन ब्रह्माला आत्मरूपाने अभिव्यक्त करून जगताच मिथ्यात्व पटवून देतात जगताच्या का त्रैकालिक अत्यंत करून देतात त्याबरोबर आपण स्वतः खरे कसे असणार तर आपण स्वतः खरे राहत नाही म्हणून आपण चख पुष्प खरी फळ जगद्रूप शब्द त्यापुढे शब्द मवी तई मवी ती करायच नाही मवी तई होमप कोण आहे शब्द मवी मवी म्हणजे मोजायला निघाले मोजायला प्रवृत्त झाला शब्द मोजू लागला शब्द जर मोजायला निघाला तर त्याच्या मापात सापडणार नाही असा जगात कोण आहे शब्दाच्या मापात सापडला नाही असं कोणी नाही शब्दाचं माप एवढं जबरदस्त माप आहे की बरोबर माणसाचं माप पाडलं जात जस मी आपल्याला आता सांगितलं की चरित्र एखाद्याचं सांगायचं ठरलं तर शब्दाने सांगितलं जात शब्दाने बरोबर माणसाची ओळख करून दिली जाते अह शब्दामध्ये अशी गमतीदार खूप आहे शब्दाजवळच्या वृत्तींची यादी बघाय म्हणजे तुम्हाला कळेल इतकं सगळं सांगायला नको शब्द मोजायला निघाला तर कसा निघतो कधी अवेदावृत्तीने निघतो शक्तीवृत्तीने निघतो लक्षणावृत्तीने निघतो गवणी वृत्तीने निघतो व्यंजनावृत्तीने निघतो ऐच्छिक वृत्तीने निघतो अनेक वृत्तीने तो निघत काय प्रवृत्ती झाली कि संपूर्ण शास्त्र हे पांडित्यांच्या घोटाळ्यामध्ये ब्रम्ह घोटाळ्यामध्ये सापडलेले आहे ते आम्ही आता फार घोटाळा सगळा निवृत्त करून फार अगदी सगळ्या जगाला देणार आहोत ब्रम्ह घोटाळ्यात अडकलेले <laughs> पांडित्याच्या शब्द जंजाला अडकलेले ज्ञान आम्ही आता पूर्ण निवृत्त करून खुल्लम खुल्ला करून टाकणार आहे करून द्या आपले काय त्याचे तक्रार हे सगळं करायला शब्दच दाखवू त्यांना ठेवायचं शेवटी शब्द त्यांना खुल्लम कुल्ला तरी काय आहे शब्द शब्दच आहे म्हणण्याचं तात्पर्य असं कि शब्द जर मोजायला निघाला शब्दाच्या मापात मापलं जाणार नाही असं जगात कोणीही नाही शब्दाचं माप अतिशय शब्दा मोठ असल्या कारणाने शब्दाने मोजायला प्रवृत्त झाल्यानंतर शब्दाच्या मापात सापडला नाही असा कोणी पदार्थ जगात राहू शकत कसा राहू शकत नाही शब्दाने मोजला जाणारच असा कोणता पदार्थ आहे आपणच विचार करा बघून आपल्याला असं उत्तर मिळेल एकही नाही शब्दाने मोजला जात नाही शब्द मबी शब्द स्वतः मोजायला उभारायला शब्द मापाड्या तो प्रत्येकाचा माप काढतोय हा शब्दरूपी मापाड्या मवी म्हणजे मोजू लागला तर उमप म्हणजे न मोजला जाणारा असा कोणता रोजगामध्ये हो पदार्थ आहे असा ज्ञानेश्वर महाराजांचा खडा सवाल आहे त्याच उत्तर आहे यावत सर्वच्या सर्व पदार्थ मोजले जातील एकही त्याच्या मापातन बाजूला राहणार नाही रा। प्रत्येक पदार्थाचा निर्देश होऊ शकतो पदार्थ निर्देश होणं पदार्थाची ओळख करून देणं हेच शब्दाचं माप आहे प्रत्येकाचा माफ काढतो म्हणजे काय करतो त्याचा निर्देश करून त्यांनी निर्देश करून देतो कधी नाम निर्देश करून देतो कधी रूपाचा निर्देश करून देतो कधी रंगाचा निर्देश करून देतो इतकं नव्हे प्रत्येक वस्तूच्या गुणांचा निर्देश आलं त्याच्या गुण आहे काय गुण आहे एक प्रकारची उष्णता निर्माण करून देतो ते पाचक आहे पित्त शामक आहे हे गुणधर्म आल्याच्या ठिकाणी आल्याच्या ठिकाणी असलेले आलेले नवीन ठिकाणी आले तुम्ही घ्या वस्तूंच्या गुणधर्माच काय वर्णन केले कशाच्या द्वारे सगळे हे शब्दाच्या द्वारे संपूर्ण वैद्यकशास्त्र हे केवळ शब्दावर अवलंबून आहे त्या वैद्यक शास्त्रामध्ये कित्येक शब्द असे आलेले आपण निहाळ बघू शकता बरं का कि ते पदार्थ सापडत नाही कुठे नाव आहेत तिथे आडोळसा कुठे आहे माहिती तुला माहिती नाही ठराविक लोकांना अजून माहिती आहे म्हणजे तुम्हाला शहरातल्या लोकांना सांगितलं आडोळसा आडूळ सांग काय काय बोलत तुम्ही सांगता म्हणजे शहरात आता वनस्पतीच नसल्या कारणाने हे सांगणं उघड आहे अह शहरात फार परिस्थिती निर्माण झाली आहे ते शब्द माहिती आहे पदार्थ माहितीये पण त्यांचं संपूर्ण चरित्र माहिती नाही लहान मुलांना तेथे पुण्यामध्ये शेंगा मिळतात त्यांना विचारलं शेंगा ये शेंगा कशा लागतात कुठे लागतात विचारलं मुलांना ते म्हणतात मुला असं वर लागतात खाली जमिनीत मोठी मोठी शहाणी माणसं त्यांना शेंगा कुठे लागतात त्यांना माहित नाही लहान मुलाला विचारलं दूध कोण देतो तो मुंबईतली पोरं सांगतात अरे दूध तर गाय देते मैश देते नाय्या देतो जन्म कधी गाय दूध मैर देते हे काही माहित नाही तर तो बहि्या देतोच म्हणणार ठीक आहे कलियुगाचे महिमान ऐका कलियुगाचे महिमा काय मी ते काय करणार अशी काही परिस्थिती निर्माण झाली म्हणजे शब्द व शब्दाचा वाच्य यांचा जो संबंध आहे तो संबंध आता जवळ जवळ मनुष्याला माहीत होईल असा झालेला आहे कालांतराने काय होणार आहे मला माहीत नाही नुसतेच लोके लोकमुखे खुणापुरून एकमेकांच्या वर वागलायला आहे सांगता येत नाही कसेही वागवत शेवटी तोही एक प्रकारचा भाषा प्रकारच आहे असो हा शब्द जर प्रवृत्त झाला तर गुणांचं पदार्थांच्या वस्तूंच्या गुणांचं ज्ञान करून देणं वस्तूच्या ठिकाणी असलेल्या धर्माचं ज्ञान करून देणं इतक नाही रंगाच ज्ञान करून देतात रंगाचे किती प्रकार आहेत तुम्ही केवळ एक अकरावा आकल्या वाच ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वरूपातल्या रूपांचं दर्शन करून दिल्या त्या रूपामध्ये रंगसंगती म्हणून इतकी वार्ता त्यांनी लिहिली एक, एक तांबडी होती पण कसली तांबडी होती तक्त ताम्र तांबडी म्हणजे तांब्याच भांड तापवल्यानंतर जसं तांबडं दिसतं तसलं तांबड काम झालं तांबडा रंग सांगायचा होता पण तांबडा रंग सांगताना किती राम लस सांगितले ते लस कांचन पिवळी पिवळा रंग सांगायचा आहे पण पिवळा रंग सांगताना सोन्याचा सांगायचा नुसता सोन्याचा नाही सोनं कि जे उजळलेलं आहे उजळलेल्या सोन्याचा शुद्ध सोन्याचा जो पिवळा रंग असेल तसली पिवळी या अशी रंगसंगती या शब्दाने सांगितली जाते रूपाचं वर्णन शब्दानेच केलं जाते एखाद्याचं रूपाचं वर्णन काय स्पर्शाच्या ठिकाणी रूपत्वाचा अभाव आहे कशाने म्हणजे अगोदर पदार्थ पदार्थाच्या ठिकाणी स्पर्श नावाचा गुण आणि गुणाच्या ठिकाणी म्हणजे कुणाचा म्हणजे गुणाच्या ठिकाणी गुणा गुणा जातीचा गुणाच्या ठिकाणी गुणाला स्पर्श गुणाला रूप हा गुणच आहे कि रूप सुद्धा गुण आहे तेव्हा स्पर्श गुणाच्या ठिकाणी रूप नाही आणि रूप नाही म्हणून त्याच्या ठिकाणी तर गुणावर दुसऱ्या गुणाची जाती कशी राहील हे इतकं म्हणजे हस्ताचा घटाचा संयोग संबंध म्हणजे हस्त संयुक्त घटाच्या ठिकाणी समवाय संबंधाने राहणार स्पर्श गुण स्पर्श गुणा ठिकाणी रूपाता व रूपत्वा अभाव है हे विशेषणता संबंधाने समजतं हे वर्णन बारीक कितीतरी सूक्ष्म आहे उपलंब योग्य त्याचा अनुपलंब योग्य योग्य अनुपलंब असेल तिथे त्याच्या अभावाच ज्ञान होत एवढं कशाने समजलं आपल्याला सूक्ष्म असलेलं तेही आपल्याला शब्दाने समजलं म्हणजे वस्तूच्या गुणाचा धर्माचा रंगाचा रूपाचा आकाराचा निर्देश करून देऊन शब्द त्याच मोजमा शब्द कधी कुणाला कशात नाही सापडला तर गुणात सापडतो गुणात सापडला नाही तर धर्मात सापडतो धर्मात नाही सापडला तर आणखीन कशात सापडतो पण शब्द कसा मोजतो हे असं तुम्हाला जगात सापडणार नाही एखाद्या माणसाला आपल्याला सांगायचंय की हा एका डोळ्याने आंधळा आहे काय शब्द तो सामनत आहे की तो एका डोळ्याने आंधळा म्हणायचं तर त्याला अवघड वाटत असेल शुक्राचार्य आहे बरं का म्हणजे लक्षात ठेवायचं एका डोळ्याने आंधळा आहे त्याला काहीलाच नाही म्हणून त्या झाडावरून जा घरावरून जास्त आपली झाली वृत्तीने ज्ञान करून देतो एवढी आहे शृंगारा की बोलायची सोय नाही ती सगळी उदाहरणे मी आपल्याला देत पण एक उदाहरण तिथे दिलंय कि तिने सांगा झाल्यानंतर मालक आपल्या नोकरांना म्हणतो काय म्हणतो कि सूर्य मावळला सूर्योस्त त्याला काय सांगायचं असतं की आता सूर्य मावळला वेळ थोडाय तेव्हा काम भरभर झालं भर सांगत नाही तो एवढं सूर्य असतास घ्यावृत्तीने आपल्याला समजत त्या व्यंजनावृत्तीने किती तरी ज्ञान करून दिली जात मग व्यंजनावृत्तीने हा काय सिंहोदेव आम माणूस म्हणले सिंह आहे वाघ आहे शेपटी बघायला जायचं नाही काय मोजायचं नाही त्या गुण निर्देशासाठी गुण निर्देश करून एकाला मोजतो कुणाला रंग निर्देश करून मोज़। पण शब्द मोजतो ही गोष्ट खरी म्हणून ज्ञानेश्वर माउली म्हणते की शब्द जर मोजायला प्रवृत्त झाला तो एवढ्या मार्काव्याने मोजत असल्या कारणाने त्याच्या मोजमापात सापडलाने असा जगात तुम्हाला हे काही पदार्थ सापडणार नाही इतकंच नव्हे तर सर्वच्या सर्व परिचिन्न असलेल्या पदार्थांचं म्हणजे ज्याला नाम आहे ज्याला रूप आहे ज्याला काही हे जाती आहे हे सगळे पदार्थ परिच्छिन्न आहे परिच्छिन्न पदार्थांचं अतिवारकाव्याने सूक्ष्म देश करून हा शब्द मोजमाप काढत असेल यात नव काय तुम्हाला वाटलं त्यात तर मोजमाप तो काढतोच ह्याच्याबद्दल मला काही शंकाच नाही म्हणतात त्या शब्दाच्या विलक्षण सामर्थ्यात असतो जगताच ब्रह्म या नावाने ओळखलं जात ज्याच्या नावातही ग्रहण नाम व्यापनम असीमत्व प्रतिपादन केलंय ज्याचं व्यापकत्व सांगितलंय त्या ब्रह्माचं मोजमाप काढायचं काल सामर्थ्य या शब्दाच्या ठिकाणी अवघड काम झालंय म्हणजे व्यावहारिक परिच्छि माया कार्य पदार्थांच मोजमाप हा शब्द का नवल नहीं पसीम स्वरूपा देवा शब्द ज्ञान कर इमा भूताने जायंती न जाता ने जीवंती ये संविशंती तथ ब्रम्ह ब्रम्म को ब्रह्म सकल मही मंडल तो हा पंड काय चाललंय देवाचं वर्णन चाललंय अपरिचिन सर्व व्यापक असलेल्या अपरिच्छिन्न असलेल्या परमेश्वराच ज्ञान करून देतो म्हणजे काय करतो देवाचा माफ पाडतो दुसरा देव शब्द मवी शब्द मोजायला निघाल्या तर देवाला अनात्मवर्गाला मोजायला निघाल्यात काहीच नवल नाही म्हणतात देवाला मोजायला निघाला म्हणजे देवाचा अचूकच ज्ञान करून देतो तो देव हो या शब्दाचा चमत्कार शब्दाचा होऊ लागला ओळखला जाऊ लागला चमत्कार आहे त्याही पुढे जाऊन प्रवा सांगितल्याप्रमाणे स्वरूप लक्षण सांगतो सत्यम ज्ञान अनंतम ब्रम्ह आणि देशकाल वस्तू परिचित रहीत म्हणजे ब्रह्म असेम आहे हे शब्द सांगतो त्यासाठी त्या आपल्याला असेम आहे हे ब्रह्माच असिमत्व हा शब्द सांगतो म्हणजे शब्द त्याच्या स्वरूप लक्षणानेही आपल्याला परिचय करून देतो किती आश्चर्य शब्दाच किती सामर्थ्य शब्दातीत ब्रस्त म्हटली जाते शब्दातीत वस्तूला शब्दात आणायचं काम हा शब्दच करीत असल्या कारणाने इतकंच नव्हे तर अपरिच्छिन्न असलेल्या परमेश्वराचं तो ज्ञान करून देतो हे चितक खरंय त्याबरोबरच आपल्या पारिभाषिक अर्थाने सांकेतिक अर्थाने जगताच अनिर्वचनीयत्वाच ज्ञान करून देतो तर आपल्या योगिक अर्थाने ब्रह्मनिर्वचनीय म्हणून ज्ञान करून देतो म्हणून एकदा ब्रह्म अनिर्वचने आणि एकदा जगदे अनिर्वचन आहे कोण शब्द निर्वचन नाम कथन अ म्हणजे नाही ज्याचं कथन करता येत नाही असा अवाच्य स्वरूपाचा देव आहे असं कोण हे शब्द महाशय सांगतात आपण तो ख पुष्प फळ दे जगद्रूप शब्द मवी तो मोजायला निघाला योगी ब्रह्मला अनिर्वचनी अनात्म पदार्थावचनीय सो अनाथनीय सता सता विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या करो इक ब्रह्मा अनिर्वचनीय संग शा ठीक है वह अवाज स्वरूपा ज्ञान करो इतक नवे तो अनिर्वचनीय तो दोगुन तो थाम अनिर्वचनीय कोटीतल्या जगताच ज्ञान करून द्यायचं आणि योगी अर्थाने अनिर्वचनीय कोटीत ब्रह्मायण असं ज्ञान करून कर द्यायचं हे शब्दच काम करतो इतकंच नव्हे तर ज्ञानेश्वर महाराजच म्हणतात किंवा श्रुती म्हणते येतो वा इमानी भूतानी जायंते ये न जाताने जिवंती संविशन ब्रह्म म्हणाले हे आम्ही जे वर्णन केलं हे त्याच तटस लक्षण स्वरूप लक्षणाचा जेव्हा परमात्मा अभिव्यक्त होतो तुझे आंग मग तया मूग एकेची पाती असं माऊली म्हणते श्रोती नेती नेती म्हणते येतो वा जो निवर्तन ते अप्राप्य मनसासह हो। श्रोते ने शब्द प्रतिपादन हो। परमेश्वर स्वरूप ब्रह्म शब्दादीत है शब्दाने संग मनवाचा दीत तुझे स्वरूप अब्दो शब्दाचना वैशिष्ट है तत्वमसि महावाक्या ब्रह्म है स्वरूप है शब्द इतना ही सर शब्द मधेम का व्यवहार कर व्यवहार करना चाहिए स्वपुर निर्वाहकत्व शब्द मोजला शब्दाने मोजलं जात नाही शब्दाच्या कवेत आला नाही असा एकही पदार्थ नसल्या कारण शब्द कवेत सगळं येत मौलिने असं लिहिले असे श्रेष्ठ असा वेग पण या वेगाच जर आपण चिंतन करू लागलो तर वेद या शब्दाच्या कक्षेच्या बाहेर जाऊ शकत नाही कारण तो स्वतः वाङ्मय स्वरूप आहे शब्द स्वरूप आहे सगळ्या वर्णांचं मूळ कारण सर्व वर्ण प्रकृती रूप कोण आहे प्रणवाच वर्णन मोरण युगुल मस्त म्हणतात वेद म्हणून तो यात प्रणव मात्रेच्या बाहेर जाऊ शकत नाही प्रणवा मध्ये त्याचा अंतर्भाव होतो म्हणून शब्दा न शब्दमय असलेल्या वेदाच मोजमाप घेतलं एक प्रणव नावाचा शब्द घेतला हे त्या नावामध्ये सगळं घेतल्यासारखं होत भगवंता प्रतिदन केब्द मोजा निर तो मोजला जो नहीं उत्तर है नहीं सग हा शब्द मिल कारण ज्ञानेश्वर महाराज शब्द मवी तो उमप को नहीं दुसरा अर्थ शब्द मवी आता उलटला शब्दा शब्दाला मोजणारा असा शब्दा जगात कोण आहे शब्दाला मोजणार सगळ्याला मोजतो ते आपण मोजणार ज्ञानेश्वर माऊली म्हणते शब्द शब्दाला मोजणारा असा उमक कोण को आहे असा अपारा सामर्थ्य भान कोण आहे हो शब्दापेक्षा कुणी नाही अर्थ होऊ शब्द मोजायला निघाल्यानंतर मोजला न जाणारा असा जगात कोण आहे असा एक अर्थ होतो तर शब्दाला मोजायला निघालेला शब्दाच मोजमाप काढणार शब्द सगळ्यांचं मोजमाप काढतरी मोजमाप काढीत असेल शेराला सभाशे की ज्याच्यामुळे पुन्हा शब्द पावशेर होईल पाहुली म्हणून त्याच कुणी दिसत नाही शब्दाच्या अपार सामर्थ्याला अचिंत्य शक्तीला अचिंत्य सामर्थ्याला मोजणारा असा जगामध्ये कोण आहे हो शब्द समुद्रा बैल पारा वी खोली समुद्र होने सखोल अर्थभरी जिसे शब्द, शब्द है त्या शब्दाचे आता मी वर्णन केल्या प्रमाणे परिच्छिन्न पदार्थाला मोजतो नव्हे अपरिच्छिन्न ब्रह्माची जो ओळख करून देतो अशा शब्दाला सामर्थ्यवान शब्दाला अपार शब्दा, शब्दा आला जगामध्ये मोजणारा असा कोण बरे आहे अशा शब्दाला मोजणारा अपार सामर्थ्यवान हाच अपार सामर्थ्यवान आहे याचा एकदा सामर्थ्यवान जगात दुसरा कोण नाही आता त्याला मोजायला निघालाय असा कोण आहे जगामध्ये सांगा बघू ज्ञान महाराजांच्या या म्हणण्याचा अर्थ असा तुम्ही शोधून बघा की असा का। शब्द शब्दाला मोजणारा असा उमक म्हणजे अलौकिक सामर्थ्यवान असा पुणे आहे का असा कोणी नाही हे त्याच उत्तर आहे म्हणून महाराज म्हणतात काय आपण पुष्प हा तरी फळ दे, दे जगत रूप जगत रूपी तो फळ देतो एवढ्यावरच तो थांबत नाही तर शब्द शब्दमवी उमप कोण आहे शब्द मोजायला लागला तर न मोजला जाणारा दा कोण आहे किंवा शब्दाला मोजणारा असा कोणी अपार सामर्थ्यवान जगात आहे का तो कोणी नाही त्याच थोडक्यात उत्तर शब्द हा आपण स्वतः खपुष्प म्हणजे आकाशाची फुल असले तरी जगद्रुप फुलाची सिद्धी करतो हा त्याची सिद्धी करून देतो तो वाच्य वाचक भावा असं सांगतो ओळख करून देतो सगळ्यांची हा शब्द ज्याचे माफ करीत नाही असा न मोजता येणारा पदार्थ कोणता आहे वास्तविक काही नाही त्याचं उत्तर हा वास्तविक पाहिले असता शब्द आपण स्वतः पुष्प म्हणजे सगळ्या विवेचनाच हे सार किंवा याच मी थोडक्या तुम्हाला विस्ताराने वर्णन करून सांगितलंय हे कॉमेंट शब्दाने गणना केली जात नाही हे आमचे इंटरप्रिटेशन बरोबर का चुकीचं ते पण तुम्ही ह्याच्यावरून टाळायचं लक्षात ठेवा असा कोणता दादांनी शब्दानेच होतो दादा नामनिर्देश म्हणून लिहिले खरं सांगायचं सगळे निर्देश त्याच्यात अंतर्भूत आहे दादांचं लिहिणं हे सूत्ररूप असल्या कारणाने त्यात सगळ्या निर्देशांचा अंतर्भाव झाला आपण समजा जगदारंभी शब्दाचा प्रादुर्भाव हो प्रजापती प्रजापति शब्दा प्रतिपादित अर्था उत्पत्ति कर वक्याल सत्र निर्देशो याच्यावरच वाचा चिंतन करा तिथे महाराजांनी अनेक प्रकारांनी वर्णन केले त्यात असं म्हटलंय सृष्टी निर्माण होण्याच्या वेळी एकला वेळा ब्रह्मा होता सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गाविरोतमा शब्द ब्रम्हणा पुरा कंठंबित वाटत मांगलिक अवघो या प्रणावाचं उच्चारण करून या शब्दाच्या द्वारे त्या त्या पदार्थाची निर्मिती तो करता झाला असं त्याच वर्णन केलेलं आहे की अंतिम साध्य करून घ्या गुरुजींच्या सगळ्या शब्दात मी आपल्याला सांगू शकत नाही म्हणायचे माणसानं बायको करावी का ब्रह्माचं प्रत्यक्ष करून घ्यावं असं <laughs> गुरुजी म्हणत असत आता तितक्याने योग्य त्याचं यो नसल्या कारणानं पण माणसं बायको करावी का म्हणण्याचा अर्थ असा आहे की विषय सेवनामध्ये माणसाने प्रवृत्त व्हावं हे त्याचा साध्य आहे का त्याने निर्विशेष स्वरूपा असलेला निर्विशेष स्वरूपाचा असलेला असा जो देव त्याला आपलासा करून घ्यावा तर विषय सेवनामध्ये प्रवृत्त होण्यापेक्षा ब्रह्माला आत्मत्वाने जाणवं हे त्यातलं मुख्य कारण आहे साधन तुकारा महाराजांचा चांगला अभंग आहे आपुला तो एक देव करुनी घ्यावा देणे वीण दिवा सुख नोहेरती माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसाने अविनाश करी आपुली आयसे लावी मनात से गोविंदाचे तुका म्हणे एका लोक लोकदृष्टीने एका मरणेची सरे किंवा छिदछिद ग्रंथीचा भेदरूपी हे एक मरण एकदा माणसाने डोळ्याने बघितलं की पुन्हा मरण नाही जन्म नाही उरे कीर्ती मागे वगैरे त्या म्हणण्यात असंच आपल्याला सुचवलंय की मानवी जीवनाचं अंतिम साध्य आहे ब्रह्मत्व ब्रह्मस्थिती देह दादात ब्रह्मस्थिती संपादन करून जीवनमुक्त व्हावं प्रारब्ध अशेष संपल्यानंतर देहांती देहरहित अशा ब्रह्मस्थितीला प्राप्त व्हावं याचं नाव विदेय मोक्ष हेच मानवी जीवनाचा अंतिम साध्य आहे याला शास्त्रामध्ये मोक्ष ही संपणे दिलेली आहे हा मोक्ष त्या मोक्ष वेदाची एकंदर प्रवृत्ती वेदाला विचारलं तुला काय सांगायचंय वेद सांगतो मला मोक्ष एव परम पुरुषार्थ हा मोक्ष हाच परम पुरुषार्थ आहे असं मला सांगायचं आहे पण मोक्ष एव परम पुरुषार्थ हा म्हणणारा वेद धर्मालाही पुरुषार्थ म्हणून सांगतो अर्थालाही पुरुषार्थ म्हणून सांगतो कामालाही पुरुषार्थ म्हणून सांगतो पुरुषार्थ म्हणून त्याला खरं काय सांगायचंय असा जर आपण विचार केला तर त्याला असं सांगायचंय वेदाला कि मोक्ष हाच परम पुरुषार्थ आहे पण मोक्ष म्हणजे सुख हे सगळ्या पुरुषांच्या इच्छेचा विषय पुरुषाकडून जे इच्छि जात त्याला पुरुषार्थ असं म्हणतात पुरुषाकडून म्हणजे बायांच्याकडून नाही असा त्याचा अर्थ नाही पुरुषाकडून या शब्दाचा अर्थ चेतनाकडून जे इच्छिलं जातं ते नाहीतर पुरुष अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष तेथे पुरुष शब्द चेतन वाचकात आलेला आहे म्हणून पुरुष शब्द हा केवळ पुर्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग असं सांगण्याकरता नाही पुरुष शब्द चेतन वाचक चेतनाकडून त्याची इच्छा केली जाते जीवाकडून जे जी इच्छिलं जातं त्याला पुरुषार्थ असं म्हणतात असा पुरुषार्थ म्हणजे सुख आहे सुखनु असा मोक्षच खरा परम पुरुषार्थ पण सुखाची साधनं म्हणून धर्माला पुरुषार्थ म्हटलं सुखसाधन म्हणून अर्थाला पुरुषार्थ म्हटलं सुखसाधन म्हणून कामाला पुरुषार्थ म्हटलं त्यात सुद्धा वार्तावा शास्त्रकाराने असं केलाय की धर्माचं पहिल्यांदा ठेव आणि मोठी आणि धर्माला धरून मिळवलेला मोक्ष पुरुषार्थ धर्माला सोडून असलेला अर्थ हा पुरुषार्थ होऊ शकत नाही धर्माला सोडून असलेला काम हा पुरुषार्थ होऊ शकत नाही भगवान एका ठिकाणी असं बोलतो धर्माभूतीशु कामोस मी भरतर्षभारी अर्जुन धर्माला अविरुद्ध स्वरूप असलेला जो काम तो माझी विभूती आहे म्हणजे विरुद्ध देवाला मान्य नाही धर्माचं विरुद्ध धर्माला विरोधी असलेला माणूस धर्म सोडून वागणारा माणूस जर देवाची भक्ती करू लागला तरी सुद्धा तो देवाला तो आवडत पण माझी धर्म मर्यादा उल्लंघन करून हे सगळं करतोय म्हणून मला तो आवडत नाही तुम्ही करून ना मग प्रपंचात सुद्धा एखादा माणूस त्या मालकाची आज्ञा परिपालन न करता त्यांच्या मनोगताला न धरता जर तो त्यांच्या घरातली काही काम करीत असला तो तो काम करतो परंतु माझा ऐकत नाही तो ऐकण्या म्हणजे मनोगत सांभाळणं म्हणून ज्याला म्हणतात ते त्याच्याकडनं घडत नाही ईश्वराचं म्हणणं असाय दया जे विहित ईश्वराचे मनोगत ते केली निभ्रांत सापडे तो म्हणून विहित कर्म करणं